वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग एकसष्ट दशरथ कुमार रामालाते ते आश्रम स्थान शून्य दिसले पर्णशाळेत कुणीही नव्हते आणि पडलेली होती तेथे वैद्य न पाहून आणि सर्वत्र तिचा शोध घेऊन राम आपले सुंदर बाहू पसरून आक्रोश करीत बोलू लागला लक्ष्मणा वैद्य कुठे आहे रे का इथून दुसरीकडे गेली कि तिला लक्ष्मणा कोणी ओढून नेले कि तिला खाऊन टाकले सीते वृक्षाची आड करून जर तू माझी गंमत करत असेल तर तुझी ती गम्मत आता पुरे मी अतिशय दुखी आहे आता मला येऊन भेट सीते तुझार विश्वासून असणाऱ्या ज्या हरिणांच्या बछड्यांशी तू खेळत होतीस ती सौम्य तू नसल्यामुळे डोळ्यात अश्रॅणून तुझ्या वाटेकडे डोळे लावू नयेत लक्ष्मणा ला सोडून मी जगू शकणार नाही सीतेला हरण केल्याच्या महान शोकाने व्यापून टाकलेल्या मला परलोकातून माझे पिता महाराज पाहत असतील ते म्हणतील मी प्रतिज्ञा घेऊन तुझी योजना केली असताना तो काळ पूर्ण न करता तू येथे माझ्यापशी कसा आलास ते मला स्वच्छंदी अनार्य किंवा खोटे बोलणारा म्हणतील धिक्कार असो तुला असे परलोकात खात्रीने माझे वडील म्हणतील लाचार शोकाने संतप्त दिन आणि मनच्या इच्छा धुळीला मिळालेल्या अशा मला कीर्ती जशी वाकड्या वागणुकीच्या माणसाला टाकून जाते तशी किव करण्याजोग्या स्थितीत टाकून हे सुंदरी तू कुठे गेलीस नको नको ना मला सोडून जाऊ तू नसशील तर मी हे माझे जीवित टाकून देईल सीतेच्या भेटीसाठी उत्सुक झालेल्या रामाचा विराप करू लागला दुखाने अतिशय आर्थ झालेल्या रामाला जनककन्या कन्या दिसली नाही सीता न भेटाने पुष्कळ चिखळात रुचल्यामुळे दुःख करणाऱ्या हत्तीप्रमाणे शोकात बुडवून गेलेल्या रामाला त्याचे हित व्हावे अशी इच्छा धरून लक्ष्मण मनापासून म्हणाला महान बुद्धी रामा दुःख करू नकोस मी आणि तू मिळून येत करूया वीरा हा श्रेष्ठ पर्वत पुष्कळ गुहाने तरी पुष्किरणीकडे गेली असेल किंवा मासे आणि लव्हाळी वाढलेल्या नदीकडे ती गेली असेल किंवा आम्हाला भीती दाखवाय म्हणून कुठल्या तरी झाडीत दडली असेल पुरुष तुला मला शोधायला ती गेली असेल श्रीमान रामा आपण त्वरित शोधाच्या प्रयत्नाला लागूया तुला वाटत असेल तर काकुच्या आपण सारे बन धुंडाळून जानकी कुठे आहे पाहूया शोकामध्ये तुझे मन गुंतवू नकोस स्नेहाने शांत वृत्ती ठेवून लक्ष्मण असे म्हणाला तेव्हा रा लक्ष्मणासह रामाने शोध करण्यास सुरुवात केली त्या दोघांनी वने डोंगर नद्या सरोवरे सर्व पालथी घातली आणि सीतेचा शोध घेतला त्या पर्वताची उंच उंच शिखरे शिळा त्यांनी सर्व शोधल्या पण ती कुठेही त्यांना मिळाली नाही सारा पर्वत पालथा घातल्यानंतर राम लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा पर्वतावर शुभा वैद्यही नाही आढळली तेव्हा दुखाने अतिशय त्रस्त होऊन लक्ष्मण दंडकारण्यात फिरता फिरता देपन्न रामा जनकन्या मैत्रीतूला मिळेलच जशी हे पृथ्वी बलीला बांधल्यानंतर महाबाहू विष्णूला मिळाले लक्ष्मण रामाला असे म्हणाले तेव्हा दुःखाने पिचून गेलेला के राम केवीरवाणेपणे म्हणाला आपण सारे वन धुंडाळे कमळाने भरलेली सरोरी शोधली बुद्धिमान लक्ष पुष्कळ गुहाने निर्झर असलेला हा डोंगरही आपण पालथा घातला पण प्राणाहून काही दिसले नाही सीतेचे हरण झाल्यामुळे कष्ट झालेला राम असा विलाप करीत दिन झाला शोकाने भरून जाऊन काही काळ विवळ होऊन गेला त्याचे सर्वांग व्याकुळ झाले नष्ट झाली त्याला काही समजेनासे झाले तो दुखी दीन होऊन उष्ण निश्वास टाकीत विषाद करीत बसला सुंदर नेत्रांचा राम एकसारखे निश्वास टाकीत हे प्रियसारखा तेव्हा रामाच्या दुःखाने दुखी झालेला लक्ष्मण हात जोडून सौजन्यपूर्ण रीतीने त्याचे सांत्वन करू लागला परंतु लक्ष्मणाच्या ओठातून बाहेर पडलेले शब्द न मानता आपली प्रिया सीता न दिसल्यामुळे राम एकसारखा आक्रोश करू लागला अरण्यकांडाचा एकसष्ठावा सर्ग समाप्त